पुस्तक अबजल खानाचा वध अथवा श्री शिवाजी महाराजांचा पहिला पराक्रम लेखक विनायक लक्ष्मण भावे वाचक विद्या पाटील अफजल खानाचा वध अथवा श्री शिवाजी महाराजांचा एक अद्भूत पराक्रम शालिवाहन शके पंधराशे मध्ये सन्मत संवत्सरी पौष महिन्यात श्री महाराज शिवाजी महाराजे भोसले यांनी चंद्रराय मोरे या जिंकून त्याचा जावली हा प्रांत काबीज केला जावली हस्तगत झाल्यावर शिवाजी महाराजांनी त्या प्रांतात आपला वचक बसविण्यासाठी व मोचा कांडा समूळ उपद्रव टाकण्यासाठी मोऱ्याच्या घराण्यातील अनेक पुरुषास ठार मारलं चंद्र रावास मारला होता पण त्याचा भाऊ किंवा दिवाण हनुमंतराव या नावाचा होता तो आपली जवळ चतुर्ण वेंडे राहत असे त्याचकडे संभाजी कावजी आस पाठवून नाते लावून एकांती बोडी चालीत जाऊन कट्यारीचे वार चालून जिवे मारले व पुढे थोडे दिवसांनी बाजीराव मोरे व कृष्णराव मोरे या चंद्ररावाच्या भावासही बोलावून आणून त्यांचा शिरच्छेद केला इतकेच नव्हे तर मोऱ्यांच्या घराण्यात दूरदूरचे सर्व पुरुष मारून टाकले या घराण्यातील लहान लहान नेनती मुलेही जी म्हणून महाराजांच्या हाती लागली त्या सर्वास त्यांनी ठार मारले व एक कुटुंब धुळीस मिळविले शिवाजीच्या वेळच्या या कतलीची वर्णने अजूनही जावली प्रांतातले लोक फार आवेशाने सांगतात मोऱ्यांचा समूळ निर्बंध करावा हाच हेतु शिवाजींच्या मनात होता पण मोऱ्यांचे काही पुरुष याही संकटातून पळून निभावून जाऊन जीव बचावून राहिले ते ज्यांच्याकडे जागी जागी लपून बसले त्यांचीच आडनावे त्यांनी घेतली व जीवाचा बचाव केला बापाच्या अपराधाकरता अजान पुरुषास व अज्ञान लोकरास मारून त्याचे प्राण हरंग करावे हे हल्लीच्या मनूत कोणासही रुचणार नाही त्यातून बापाचे अपराध किती घोर होते ही, ही उपलब्ध कागदांवरून आपणास निडसे आजमवता येत नाही जावलीकर मोरे हे आपणास राजे म्हणवीत त्यास राजाने कळविले की तुम्ही मुस्तफद राजे मनविता, राजे आम्ही आम्ही स्त्री शंभूने राज्य दिदले आहे तर तुम्ही राजे न म्हणावे आमचे नोकर होऊन मुलूक खाऊन हाम रहा चाकरी करावी जावली खाली करून राजे न म्हणून मोरसेल दूर करून हात रुमाले बांधून भेटीत येऊन हुजूरची काही चाकरी करणे इतकी यावर बदफैली केली या मारले जाल शिवाजी महाराजांचे हे म्हणणे मोरे यासनं रुचून त्यांनी उत्तर पाठविले की तुम्ही काल राजे झाला तुमास राज्य कोणी दिदले मुस्तफद राजा आपले घरी म्हटल्यावर कोण मानितो येता जावली जाता गावली पुढे एक मनुष्य जिवंत राहणार नाही ब्रह्मांमध्ये पुरुषार्थ असला तर उदयक याल आजचे यावे आमी कोकणचे राजे असून आमचा राजा महाबळेश्वर त्याचे कृपेने राज्य करतो ई ई हाच काय तो मोरे यांचा अपराध आणि करतास त्याचे कुटुंब विध्वंस केला असे सांगण्याचा बहुतेक महाराष्ट्रीय बखरकारांचा रोख दिसतो पण या प्रकरणाचा नीटचा उघापोह अजून झाला नाही व तो करण्यास पुढे इतकी माहितीही आपणास अजून उपलब्ध नाही याचवेळी शिवतर खोऱ्यात बाबाजी राव म्हणून कोणी पुंड होता त्यासही कैद करून त्याचे डोळे काढले शके पंधराशे अठ्यात्तर मध्ये वैशाखात रायरी हा किल्ला घेतला व त्याच साली अश्विनात सुपे प्रांत घेतला याच सुमारास रोईला किल्ला घेऊन तेथला वतनदार देशमुख ठार मारला व मग तो प्रांतही शिवाजी महाराजांच्या हाती आला याप्रमाणे शिवाजीला सर्व भर येत गेले व त्याचा मुलखही वाढतच गेला जावलीचे राज्य फार जुने तेव्हा कदाचित तिथे ते ते पुन्हा कधी गडबड होईल असे जाणून जावलीच्या वरच्या अंगाला एक उंच ढोपऱ्या नावाचा डोंगर होता त्यावर शिवाजीन एक किल्ला बांधला हा बांधण्याचे काम शिवाजीन आपला इमानी व महनती नोकर मोरो त्रिंबक पिंगळ यास सांगितले जावलीस पैसा खजिना व सरंजाही मुबलक मिळाला होता तेव्हा मोरो पंतनेही हे काम फार मेहनतीने व उत्कृष्ट कल किल्ल्यावर पुरातन काळचे श्री केदारेश्वरचे देऊळ होते तेही नीट बांधले व जवळच शिवाजीराजास राहण्यायोग्य असा आटूमदार लहानसाईक वाडा बांधला मोरोपंताने बांधलेल्या या भव्य किल्ल्यास शिवाजीने प्रतापगड असे नाव दिले यावर हजार शिवंदी ठेवली व गस्ताकरिता ठिकठिकाणी अनेक पहारेही ठेवले प्रतापगडचे काम पुरे झाल्यावर हस्तगत केलेल्या प्रांताचा नीट बंदोबस्त केला व मग प्रथम जुनराकडे आणि नंतर अहमदनगरकडे शिवाजीने धुमाळी मांडली या सर्व प्रांतात औरंगजेबाने आपले सरदार ठेवले होते व त्या शिवाजीच्या मुलखात शिरून मुलूक बेजिदाब करावा गावे लुटून जाऊन फस्त करावी व मनात दयेचा लेशही न येऊ हो देता मारून टाकावे असे सक्त हुकूम दिले होते तेव्हा या सरदारांना ते आपल्या मुलखात येण्यापूर्वी तोंड देवश्य होते शक्य पंधराशे एकोणऐंशीच्या ज्येष्ठात शिवाजीनं अहमदनगरच्या नौसिर खान नावाच्या सुभेदाराशी युद्ध मांडले पण हा डाव साधावा तसा साधला नाही किल्लेदाराने बंदोबस्त चांगला ठेवला होता यामुळे शिवाजी तेथून माघार घेऊन परत फिरावे लागले या झटपटीत मराठ्यांचे बरेच नुकसान होण्याचाही संभव होता परंतु आषाढात पावसाळा झपाट्याने सुरु झाल्यामुळे अंगावर चालून आलखा मुसलमान अंमलदार परत फिरले व शिवाजीस आपल्या मुलखात निघून येण्यास चांगला अवसर सापडला परत देशी आल्यावर शिवाजीने रघुनाथ बल्लाळ यास नौसिर खानाशी तहाचे बोलणे लावण्यास पाठविले व थोडे दिवसांनी रघुनाथ पंत वकील यास कृष्णाजी भास्कर पंडित यांचे पत्रसुद्धा औरंगजेबाकडे अर्ज देऊन रवाना केले हे पत्र पोचले तेव्हा औरंगजेबाचा बाप शहाजहान हा आजारी पडल्याची खबर आल्यामुळे औरंगजेब दिल्लीस परत जाण्याच्या तयारीत होता यामुळे त्यांनी तुमच्या पेजीच्या गोष्टी यद्यपि विसराव्याजोग्या नाहीत तथापि तुम्ही आपले कृतकृत्यांना पश्चाताप केला असे समजून तुमचे पूर्वकृत्य मनात आणीत नाही असे भर झोडीचे उत्तर शिवाजीस पाठविले व सोनोपंतास पाच घोडेस्वार देऊन बादशाही नोकरीत तुमच्यातर्फे हजर होण्यासाठी पाठवून देण्याविषयी शिवाजीकडे फरमान लिहिला शिवाजीच्या नम्र अर्जदास्तीचा आणि त्यास धाडलेल्या औरंगजेबाच्या उत्तराचा बाहेरचा रंग ठीक उडाला आतला प्रकार अगदीच निराळा होता नगरास पिछेहाट होऊन मागे परतावे लागल्यानंतर धाडलेल्या या पायगोळ अर्जाचा मतलब औरंगजेब नीट जाणून होता तसेच औरंगजेबाच्या या गुळगुळीत उत्तराची खोचई शिवाजीच्या ध्यानात पूर्णपणे आली होती औरंगजेब पाठ फिरताच शिवाजीनी आपल्या पूर्वक्रमास पुन्हा सुरुवात केली व मोगली प्रांत तूर्त जरा तसाच सोडून तो वाई खान्देश वगैरे प्रांतात दंगेधोपे करू लागला शिवाजी हा असे काही करेल हे औरंगजेबाने मनाशी ताडलेच होते व म्हणूनच औरंगजेबाने परत जाताना मीर जुमला नावाच्या आपल्या सरदारास या शिवाजीवर नीट नजर ठेवण्यास सांगितले व अली अदिल शहासाई औरंगजेबाने बजावून लिहिले की शिवाजीने तुमचे प्रांतात घुसून काही किल्ले जवरीने बळकावले आहेत त्यास तुम्ही घालवून द्या येत कदाचित त्याच्या नोकरीची तुम्हाला अपेक्षाच असली तो्यास दूर कर्नाटक द्या, दया मंजे तो प्रांतापास व तुम्च प्रांत त्रास नहीं अली अदील शाह ने ही मोगली मसलत कितपत मान हे नीट माहित नाही। पंच शके पंद्रह ऐसी अश्विनात शिवाजी कर्नाटक गेला होता हाथ खरे आ गली एक दिन वर्ष शिवाजी बदल बोम विजापुर बादशाकतीलाजी या तर अनेक कृत्यासंबंधे बऱ्याच कागाळ्या विजापूरच्या दरबारात दाखल झाल्या व त्याचा बंदोबस्त त्याचा बाप जो शहाजी त्याच्याकडून परस्पर करवावा अशा इच्छेने शहाजीस धाडलेले दरबारचे पत्रही शहाजीने धुडकावून लावले कारण शहाजीच्या अंगी पूर्णपणे मुलास होतेच आणि शहाजीच्या कृतीवरून हे उघडही झाले तेव्हा आता या उपर शिवाजीच्या कृत्यांकडे डोळेझाग करणे विजापूर दरबाराचे हिब्रतीस कमीपन्न आणणारे होते शिवाजी संबंधे कागळ्या करणाऱ्या लोकात वाई प्रांताचा सुभेदार अफझल खान कडून याचेकडून ओरडा ओरड फार होई याचे कारण असे होते की वाई मिरज जमखिंडी वगैरे प्रांतात अफजल खानाची जहागीर पुष्कळ होती आणि या प्रांतात शिवाजीच्या सैन्याचा त्रास अलीकडे विशेष असे यामुळे अफजलखानाचे प्रत्यक्ष व्यक्तीशा नुकसान फार होई शिवाय हळूहळू शिवाजीने या प्रांतातले गडी किल्ल्यांचे वतनदार व देशमुख देशपांडे अनेक तऱ्हेने आपल्या बाजूस वळविल्यामुळे व त्यांना वेळी अवेळी चांगली व फूस दिल्यामुळे ते दरबारचा वसुलई नीट देत नसत तेव्हा ती तक्रार सांगण्यासाठी स्वतःच अफजल खान हा विजापूरात गेला अफजल खान हा विजापूर दरबारातला एक चांगला मुत्सद्दी आणि नामांकित सरदार होता विजापूर दरबारात शहाजी रनदुल्ला खान वगैरेची एक बाजू होती व या विरुद्ध बाजूच्या लोकात अफजलखाना पुढारी व प्रमुख होता हा शरीराने दिप्पाड व तागदीने बळकट होता अकलेने हुशार व पाताळयंत्री होता आणि धैर्याने पुरा निधडा होता याचा सल्ला नेहमी पोक्तपणाची असे व काही दिवस तो विजापूरचा दरबारचा सूत्रचालकच असावा असेही वाटते दिल्लीपतीशी वैरभाव न धरता त्यांच्याशी सल्ल्याने असावे असे यास वाटत असे पण हा रणदुल्ला खानाच्या विरुद्ध पक्षाचा व त्याचा कट्टर वैरी असल्यामुळे रणदुल्ला खानाच्या बाजूचा जो शहाजी त्याच्याशी व त्याच्या मुलाशी म्हणजे शिवाजीशी याचे मनापासून फार दिवसांचे वैर होते तशात आता शिवाजी हातर अबजलाच्या अफजलाच्या डोळ्यात फारच सरू लागला होता यामुळे विजापूर दरबारी चांगली उठावणी करून दरबारचे सगळे बळ खर्चवून हा शिवाजीचा काटा काढून टाकावा असे त्यास पुन्हा पुन्हा वाटू लागले व ही करण्यात तो विजापुरी स्वत गेला दरबारालाही अफजलाचे म्हणणे रुचले पण हे घडवून आणण्याचे कोणीही अंगावर घेईना कारण शिवाजी काही सामान्यातला पुरुष नव्हता तो शूर असून शिवाय मोठा हिकमती होता त्याने कैकांना वाटेस लावले होते व मी मी म्हणणाऱ्या सैन्यांना कैक वेळा पाठी पाहिल्या होत्या वळवाचा पाऊस अचानक पडून जशी गावडेकरांची तारांबळ उडवतो आणि नासाडी करतो त्याप्रमाणेच हा आपले लोक घेऊन अचानक येऊन केव्हाच घाला घालून शत्रूला धुडकावून लावी आणि पाठलाग केला हाती सापडत नसे यामुळे हे कठीण काम कोणीही पत्करण्यास तयार होईना अखेर हे काम उरकण्याचे अफजल खानाच्याच माथ्यावर आले व ते हाती घेण्यास तो कबूलही झाला महाराष्ट्र पवाडेकर म्हणतात की अफजुल्ला हा कोणा भटियाराचा मुलगा होता कोणी कोणी म्हणतात की हा महम्मद आदिलशाहचा दासीपुत्र होता हा कोणीही असला तर याची विजापूर दरबारी वजन फार होते व तेथील मालकीन बडी साहेबा पादशाहीची आई इचे जवत त्याची फारच प्रतिष्ठा होती हे खरे आहे तिने या अफजल खानात सांगितले होते की वरपांगी चांगली दोस्ती दाखवून व त्यास आदिलशाहकडून माफीची लालूस लावून तुम्ही कैद करून आणावा किंवा जिवे मारून टाकावे प्रत्यक्ष बडी मालकीन आपले यजमान पादशाहीची आई आपल्यावर ही कामगिरी मुद्दाम सोपवी हे पाहून तर अफजलखान डोंगरा एवढा झाला व त्या अंमलात त्याने भर दरबारात मोठ्या तोऱ्याने सांगितले की शिवाजी म्हणजे विषात काय चढे घोड्यांशी जिवंत कैद करून घेऊन येतो हे ऐकून पाच शहाजादी व जमलेले अमिर उमराव सर्व खुश झाले आणि त्यांनी अबजल खानास उंची उंची पोशाख अलंकार व अनेक तऱ्हेचे नजरनजराणे देऊन सैन्याचे सर्व अधिकार त्याकडे सोपवले दरबारात रंग खूप उडाला पण हे काम बोलणे इतके सोपे नव्हते हे अब्दुल्ला जाणून होता भोल बोलता वाटे सोपे करनी करता टीर कापे अशी गत त्याची होऊन गेली सेनापतीचे अधिकार व शिवाजीला मारून अथवा कैद करून आणण्याविषयीचे फरमानही मिळाल्यावर थोडेच दिवसात अफजल खान वाईकडे जा वयास निघाला विजापुरावून निघण्यापूर्वी कोणी अवलिया फकीर त्याचा गुरु होता त्याच्या दर्शनास अफजलखाना प्रथम गेला त्या अवलियाने स्वारीस निघण्याविषयी आशीर्वाद देताना या तुझे अनिष्ट होईल असे निक्षून सांगितले यामुळे अफजलखानाचा सा धीर बराच खचला परंतु काही झाले तर या कामात माघार घ्यायचीच नाही हर उपाय करून बडे साहेबीने आपणावर सोपवलेले हे काम थडीस न्यावायचे हाच विचार त्याचा कायम होता किंबहुना हे काम आता सोडणे त्याचीही भ्रतीच फार अपायकारक होते यामुळे तो बिलकुल कसूर न करता निर्वाणीचे उपाय योजू लागला या स्वारीवर निघण्यापूर्वी त्याने आपल्या बिव्यास एक उंच टेकड्यावरून खाली पाण्यात लोटून देऊन ठार मारले मतलब असा की आपले काही बरे वाईट झाल्यास यापैकी कोणीही बदमामल करून कोणा परपुरुषास आपल्या सुखाचा वारिस करून आपल्या नावास कलंकन लावावा या भेसूर व हिड्या कृत्याची ही जागा अजूनही गावंडेकरी लोक विजापूरजवळील अफजलपूर गावी दाखवितात तेथे या सर्व बिब्यांचे श्रीरास मूठ माती देऊन त्या सर्वांच्या एकसारख्या एक अशा एकेकाळी बांधलेल्या कबरी अजूनही या गोष्टीची साक्ष देत आहेत विजापूरून निघाल्यावर अफजल प्रथम तोरवे येथे डेरे दिले पहिल्याच मुक्कावर त्याच्या निशाणीस काठी मोडली त्यावेळीच हा मोठा अपशकून झाला असे सर्वांस वाटले तोरव्याहून पुडे नेहमीच्या वाटेने यावायचे म्हणजे डोन नदी लागते या नदीचा उतारा मोठा कठीण आहे व तीत हत्ती बुडेल इतका चिखल पावसाळ्याच्या अखेर असतो म्हणून नेहमीच्या मार्गाने न जाता डोन नदीला डावे घालून अब्जुल खान हा आपल्या सुबेदारीच्या हद्दीत म्हणजे वाई प्रांती निघाला व पंढरपुरे मानकेश्वर करकंबोस शंभू महादेव मलवडी रहिमतपूर वगैरे गावावरून वाई येथे आला विजापूरून निघते वेळी अफजल खानाजवळ मुसलमानी वगैरे बरेच लोक होते व पुढेही तो आपले सैन्य वाढवितच होता एवढे मोठे लष्कर जा गावावरून जाईल त्याची थोडीफार खराबी सहजच होत असली पाहिजे पण यापेक्षा काही आणखी विशेष क्रूरकृत्य किंवा धर्मछल अफजल केला असेल असे वाटत नाही तुळजापूरची भवानी जात्यात घालून भरडून तिचे पीठ केले व पंडवी भीमा तरी देवास उपद्रव दिला वगैरे गोष्टी बखरकार तिकटमीट लावून सांगतात पण त्यास पुरावा नाही एकतर विजापूर दरबाराचे राजधोरण धर्माच्या दृष्टीने सौम्यपणाचे होते व दुसरे असे की अब्दुल खान हा वाईस गेली दहा पंधरा वर्ष सुभेदार होता त्या मुदतीत त्यांनी इतक्या धर्मद्वेषाचे असे काही कृत्य केल्याचे जाहीर नाही किंवा तसा गवगवाही नाही उलट हिंदूंची इनामवतने व देवालय व मठ वगैरे कडील वर्षासने पद्धती पद्धतीप्रमाणेच साल दरसाल चालू ठेवल्याबद्दलचे लेख अनेक आहेत वाईचे नरसोबट बिन रंगभट चित्राऊ याच त्यांचे वडिलांपासून दहा दोन धर्मादाय चालत होता तो एक साल न पोहोचल्याची ओरड अब्दुल खानाने तो सुरू करून नवी सनद करून दिली याच भिक्षुकाच्या पसरणी वगैरे टिकांच्या इनामांचेही जुने कागद पाहून त्याप्रमाणेच नवीन सनदा सुरू केल्याचे अस्सल कागदपत्र हल्ली उपलब्ध आहेत याप्रमाणे इतरही अनेक भिक्षुकांची व गोसाव्यांची वतने चालू करून दिल्याच्या सनदा हल्ली उपलब्ध आहेत यापैकी काही काही सनदाता शके पंधराशे एकोणऐंशी व पंधराशे ऐंशी मधल्याही आहेत या सनदावरून व हा वाई येथे दहा बारा वर्ष सुभेदारी करीत असून तेथील देवालय व भिक्षुक यांची धर्मकृत्ये नीट सुरळीत चालत होती यावरून अफजल खान हा बखरकार वर्णन करतात त्याप्रमाणे कडवा व क्रूर नसावा त्याने दिलेली एक सनद येथे नमुन्यासाठी देतो पंधराशे ऐशी मार्ग शिर्ष शुद्ध नऊ फारसी मजकूर आज रखत खाने खोदाय वंद खाने अली शान खा अफझल खान महम्मद खुली दयाम दौलत हजानेत कारकुनानी हाल इस्तकबाल व देशमुखानी पा बिदानंद सू सन तिसा अलफ दरीविले नारायण भटबिन गोपीनाथ भट चित्राऊ जुनारदार से का मजकूर हुजूर येऊन मालूम केले जे आपनासी इनाम जमीन 32 बिगे दोन दर सवात मौजे एकसारसा मुरे पा मजकूर देखील मासूल नकद याती वा बाजे उजो हाती बा खुर्द खत मोखासाई यांनी माझी वा खुर्दखत दुवाला होऊन चालत आहे हाली हुजरून कुल अमानत फरमाविले आहे म्हणून कारकुनानी इकिल करून दुंबाला करीत नाही साहेबी नजर होय म्हणून मालूम जहाले यतके सदर हु इनाम विमोर जीव खुर्दखत साधिकाप्रमाणे भोगवटा व तसरुफा सालाबाद तागाईत साल गुदस्ता असे चालले असेल त्यानेप्रमाणे दुंबाला करून चालविजे अनामत केलेस उजूर न फिजे उजापती केले असेल ते परतून दिजे दर हर साला खुर्द खताचे उजूर ने तालिक लेहून घेऊन असल परतुनुधीजे पाला अली तेरी सुरु, सुरु सुत या खेळीस तुळजापूर व पंढरपूर येथील मूर्तीस अफजलाने उपाय केला नाही असे म्हणाव्या दुसरा पुरावा असा आहे की त्या क्षेत्रात या गोष्टीचा सा दाखला सापडत नाही पंढरमूरची मूर्ती तर फार प्राचीन आहे हे कोणीही ती पाहून सांगू शकेल आणि तुळजापूरचीही तशी जुनीच मूर्ती आहे ती तशी नसती तर प्रतापगडावर मूर्ती बसवण्याच्या वेळी कारागीर तुळजापूर पाठवून त्याप्रमाणे ध्यान करण्याचा हुकूम शिवाजीने केला नसता या व इतर अनेक प्रमाणांवरून अफजलखानाने मूर्ती फोडल्या हे बखर म्हणणे आपली बखर सजवण्यासाठी अतिशय लिहिलेली दिसते यावेळी हिंदूंच्या देवाधिकांच्या मूर्तीस इजा न देण्यात अफजलखानाचा एक मतलबही होता त्याच्या सैन्यात खोपडे देशमुख घाटगे घोरपडे यांच्यासारखे अनेक नामजात हिंदू सरदार होते त्यांची मने दुखवून त्यावेळी त्यांना बेदिल करणे हे इष्टकार्याच्या सिद्धीला फार घातक व अनिष्ट होते आणि हे अफजलखानाने पूर्णपणे जाणून होता कारण वाई इथं आल्यावर आपल्या बाजूंच्या सरदारास संतुष्ट ठेवावे व आणखी मराठे आणि मावळे आपल्या बाजूस मिळवून घ्यावे याविषयी त्यांनी अनेक यत्न केलेले दिसून येतात गुंजन मावाचा देशमुख विठोजी हैबतराव सिलीमकर वगैरे जमावदार लोकांस मोठ्या गौरवाची पत्रे लिहून त्याने आपले बाजूस मिळवून घेतले तुम्ही मोठे कार्यकर्ते आह वा हा समय कार्य करून दाखविण्याचा आणि कीर्ती मिळविण्याचा आहे तरी कोणताही अंदेशा मनात न धरता आपले हातखालचे लोक घेऊन जावलीजवळ कामगिरीवर यावे व हुकमाप्रमाणे वागून मसलत शेवटास न्यावी तुमास नावलौकिकास चढवू अशा आशयाची पत्रे पाठवून फार मेहनतीने अफजल खान मोठा पोक्त सरंजा जमा करू लागला मावळातील खोपडे पांडरे, इंगळे बेदरे बांद जेथे वगैरे देशमुख देशपांड्यास आपल्याकडे ओढण्याचा आपल्या हस्तकांमार्फत तो सारखा येत करीत होता यापैकी बादल जेथे यासारखे काही देशमुख तर पूर्वीपासूनचे विजापूरकरांच्या अन्नाचे शर्मिंदे होते सुमारे दहा वर्षांपूर्वीच जेघे यांनी खाण्याचा स्नेहसबंध जोडला होता व पंधराशे एकाहत्तरच्या भाद्र पंदात खानाने जोहर खोरे हे कानोजी जेध्यास दिले होते म्हणजे रंदुल्ला खानाची वाईची सुभेदारी अफजल खानास मिळाली वेस प्रथम जे लोक त्याने आपल्या लगामी लावून घेतले त्यापैकीच कानोजी जेधा हा एक होय यावेळी शहाजीनूर म्हणजे शिवाजीच्या बापावर प्रसंग गुजरला होता हल्ली लेखावर म्हणजे शिवाजीवर प्रसंग गुजरायचा रंग होता याकरता खानाने हे असले हरामजादे आपल्या बगलेत मारण्यास सुरुवात केली वुवर विठोजी नाईक हैबतराव सिलीमकर दक्षमुख यांच्या नावा खानाने लिहिले पत्र दिले आह या सिलिमकराचे भाऊबंद बाळाजी बिन रुद्राजी नाईक आणि हवाजी नाईक सिलिमकर, हे शिवाजीन आपल्या बाजूच बांधल होते या सिलिमकरांचा भाऊबंदीचा तंटा दीड वर्षापूर्वी म्हणजे पंधराशे एकोणऐंशीच्या चैत्रात शिवाजीन स्वत तोडला होता तेव्हापासून या सिलीमकऱ्याची एक पाती याच्या बाजूच होती पण यावेळी पुन्हा त्यास बोलावून आणून शपथ क्रियाली व मोकरे केले मंबाजी भोसले याच खानाने मिळवून घेतले हे पाहून बाबाजी भोसले या शिवाजीने एकदम चिठ्ठी लिहून आपणाकडे बोलावून घेतले व त्यास नेमणूक करून देऊन कामगिरी सांगितली एवज अफजलखान व शिवाजी हे दोघेही लोकांस आपापल्याकडे ओढत होते दोघेही हे पुढील भांडण फार पराकाष्टेचे होईल असे जाणून होते आणि आपापल्या प्रकारे दोघे पुढील तयारीस कसून लागले होते दोघेही एकमेकात चांगले जाणत होते यामुळे दोघांपैकी कोणीही यातनात लवमात ढिलाई केली नाही साम दाम दंड भेद हे सर्व उपाय जो तो आपापल्या अकलेप्रमाणे योजित होता अफजल खान हा विजापूरच्या सैन्याच्या सरदारकीची वस्त्रे व शिवाजीवरील मोहिमेने फरमान घेऊन शके पंधराशे ऐशीच्या पावसाळ्या अखेर निघाला असावा तेथून देशे आल्यावर त्याने लागलीच या त्या मोहिमेच्या तयारीत जारीने सुरुवात केली हे साल तयारीत गेले कदाचित उघड्या मैदानात गाठून शिवाजीचा समाचार घेण्याचा येतही त्यांनी या साली केला असेल पण अफझल खानाची पक्की खबर कळल्यावर शिवाजी हावर घाटी फार दिवस राहिला नाही साताऱ्याकडचा सा नीट बंदोबस्त करून तो मावळात निघून गेला असावा शिवाजी हा उघड्या मैदानात हाती लागत नाही असे पाहून अफजल खानाने मावळातच गाठण्याचा विचार केला शिवाजी हा बदमाश असून फुंडावे करीत आहे व त्याचे पारिपत्य करण्यासाठी आम्ही तयारी करीत आहोत तरी तुम्ही आम्हास येऊन लवकर सामील व्हावे अशा आशयाची पत्रे त्याने भोर प्रांतातील नामजाद लोकास लिहून त्यास प्रथम वाईस बोलविले पण नंतर तेथून खाली मावळा सैन्य उतरून तेथि ते शिवाजी स्कोंडून गाठावा व त्याचा फडशा उडवावा असे त्याने योजले वर विठोजी हैभदरवाला खानाने लिहिलेले पत्र दिले आह हे पत्र शके पंधराशे एक्क्याऐंशी मधले आह करून ते चैत्रातले असावे यानंतर आपले जुने परिचयाचे जेथे देशमुख यांच्याकडे त्याने पेगम बांधण्यास सुरुवात केली कानोजी जेधा हा बाजी पासलकराचा जावाई असल्यामुळे जेधे आला म्हणजे पासलकरही येईल असा खानचा मतलब असेल यासाठी प्रथम त्यानी जेधे या सापणाकडे येऊन मिळण्याविषयीचे पत्र आपल्या वाई प्रांताचा हवालदार त्रिंबक कानो याचकडून लिही पत्र चैत्र शुद्ध पाच मीचे आह या पत्रात जेद्यास लिहिले आहे की पत्र पाहताच याव व येताना बरोबर स्वार घेऊन याव यापूर्वी तुम्ही पत्र लिहिले आहेच तरी सितावीने म्हणजे घाईने स्वार होऊन यावे खर्चाची तजबीज येथे होईल ही मसल तुम्ही येऊन फत्ते केलीत म्हणजे तुम्हाला चांगला नावलौकिक मिळेल मर्द माणसे घेऊन यावे आम्ही तायघाट वलांडून पुढे गेलो अशा अर्थाचा मजकूर आहे या पत्रावरून असे स्पष्ट दिसते की पंधराशे एक्क्याऐंशीच्या चैत्रात चे चे अफजल सैन्य तायघाट वलांडून जावळीचे अंगाला पाराकडे गेले होते त्याचे सैन्यात पायदळ घोडेस्वार मिळून बराच मोठा जमाव होता तोहे तोही सैन्य घेऊन पाराकडे आला वायून निघून कुसगाव चिखली तायघाट गुवेघर गुताड असे मुक्काम करीत खानाचे सैन्य लिंग माळ्यापर्यंत आले कदाचित महाबळेश्वरच्या डोंगराच्या पठारावर त्याने काही दिवस मुक्कामही केला असेल पण त्याच्या मनाचा रोग जावळी प्रांतात कुठेतरी लढाई देण्याचा होता व या करताच मागे टाकून त्याने सैन्य पुढे आणले होते वर उल्लेखलेले पत्र आपण्यास आले आहे असे कान्होजी जेद्याने शिवाजीस कळविले व या कामात सल्ला विचारला कदाचित मतलब असा की खानापेक्षा शिवाजी किती जास्त देतो हे पहावे व खान माझ्या मदतीची अपेक्षा फार करतो हे कळल्यास आपना विशेष महत्व मिळावे या पत्रा शिवाजीने फार गळी पडल्यासारखे न दाखविता इतकेच उत्तर लिहिले की तुमचे पत्र आले त्यावरून कळले की खानाने जावळीस युद्ध सुरु केले आहे व आपल्या जमावानीशी तुम्ही मदती सत्वर यावे असे तुम्हाला आहे तरी तुमचा व खानाचा घरोबा आहे याकरिता तुम्हा जाने असल्यास किंवा आपल्या पुत्रास तिकडे पाठवावे याचा मनोदय असल्यास नीट बोलभाग कौल घेऊन मग जावे दगा होईल असं होऊ देऊ नये किंवा वाटल्यास मागे तुम्ही मागे राहून आपल्या पुत्रास सेनाबरोबर देऊन तिकडे पाठवावे दोन्ही बाजू लिहिल्या आहेत वाटेल तसे करावे तुम्ही शहाने आहा जास्त लिहिणे नको कान्होजी जेद्याला एकंदर मुलगे होते व जेदे मंडळी दोन्ही बाजूला सन्दान राखून मतलबाला जागून राहणारी होती तेव्हा याला झिडकरावा तर हा हातचा जातो गौरवावा डोक्यावर चढतो हे सर्व मनात आणून शिवाजीने वरील उत्तर खोलबुद्धीनं लीले, यात खान दगेबाज आहे हेही मोठ्या शितापीने हळू सुचविले आह पत्रावर पैवस्तीची तारीख छोवीस रजब म्हणजे चैत्र वद्य अकराशी ही आह यात खानाने जवळच युद्ध सुरु केल्याचा स्पष्ट उल्लेख आहे म्हणजे शके पंधराशे एक्क्याऐंशीच्या चैत्रात अफजल खानाने जावळीकडे जमाव जमवून लढाई सुरु केली होती असे स्पष्ट झाले कानोजी जेद्याने शिवाजीचे उत्तर पाहून शपथक्रिया व कौल फरमान मागितले कदाचित इतरांनीही अस बादशाही कौल मागितले असतील हैत्रात मागितल कौल व पाचशाही फरमान अफजल सामील व्हाव म्हणून तातडीने वैशाखात येऊन दाखल झाल कौल येताच तो मावळ्याच्या दश्षमुखाबरोबर कान्होजीकडे रवाना कला यावेळी शिवाजी राजगडास होता तिथे झालिला कौल व आपले पाच जण मुलके घेऊन कानोजी शिवाजीच्या भेटीस गेला कानोजीचे सर्व बोलणे ऐकून घेऊन शिवाजीने थोडे छदमी भाषण करून त्यास सांगितले की हा बादशाही हुकुम मोडून तुम्ही राहिलेत म्हणजे वतनास अपाय होईल जीवावर संकट येऊन पडेल याकरिता तुम्ही जावे शिवाजीच्या शब्दांची खोस लक्षात आणून आणि मनात शर्मिंदा होऊन कान्होजीने उत्तर दिले की आम्ही आपले वतन साहेबांच्या पायावर ठेवले आहे पुढे जे होणे असेल ते होईल कानोजी सारख्या दुटप्पी माणसाच्या या शब्दांनी समाधान न पावता शिवाजीने त्यास सांगितले की तू हातावर पाणी घेऊन वतनास घाल ते ऐकून कान्होजीने लगेच हातात पाणी घेऊन राजसमक्ष आपल्या वतनास तिलांजली दिली पण अफजल खानाचा आणि जेद्यांचा पुरातन घरोबा आहे आणि खानाचे आलेले पत्र ज्यांनी आपणास दाखविले ते न जाणू आपल्या गोष्टी खानास कळून दुटप्पी तजवीजीत असतील असे शिवाजी समजत होता आणि हा प्रसंग इतका आणीबाणीचा होता की यावेळी असल्या माणसांवर तर लवभरई विश्वास टाकण्याची सोय नव्हती याकरिता त्यांनी जिध्यांकडून त्यांची मुले मानसे आपल्या लोभातला माणूस दादाजी कृष्ण लोहकरे यांच्या कबिल्याबरोबर ढमढेऱ्याचे तळेगावी पाठवून दिली यात दोन्ही साधली कान्नोजीच्या मुलाबाळाचे संरक्षणाची तजबीज केल्यासारखे झाले आणि एक प्रकारेही मुले माणसे ओलीच ठेवून घेतल्यासारखे झाले व कान्होजीच यापुढे पगडी फिरवण्याची बिल्कुल सोय राहिली नाही अफजल खान विजारापूर निघाल्याची बातमी शिवाजीला होताच त्यावेळी तो साताऱ्यास होता अफझल खान हा खास आपणावरच येत असे समजल्यावर शिवाजी हा साताऱ्याकडचा सा नीट बंदोबस्त करून जावळीच्या बाजूला आला आणि शिवाजी हा सातारा सोडून जावळी प्रांताकडे निघून गेल्याचे कळल्यावर अफजल खानही आपला मार्ग बदलून वाई येथे आला उघड्या मैदानात शिवाजीला गाठावा हे प्रथम अफजल मनात होते पण ते आता सातता नसल्यामुळे त्याने आपला मोर्चा वळवून वाई गाठली हे नीटच केले वाई प्रांताचा तो सुबेदार होता तेथे त्याची ते ते ओळख व माहिती चांगली होती आणि पुष्कळ वर्ष तेथे अंमलचालविला असल्यामुळे त्याला अनेक गोष्टी अनुकूल होत्या शिवाय जावळी हा मोऱ्याचा मुलूक मोऱ्यास मारून शिवाजीने नुकताच बळकावला असल्यामुळे मोऱ्यांच्या बाजूचे जुने सरदार व अभिमानी लोक यांचे त्याला चांगले सहाय्य मिळण्यासारखे होते किंबहुना जावळी प्रांतातले पुष्कळ लोक शिवाजीच्या कृत्यांच्या ताज्या आठवणी अजून विसरले नसल्यामुळे त्यांचा अफजल फार उपयोग होण्यासारखा होता यामुळे ही मलसत जावळी प्रांतातच सुरकावी, असे त्याच्या मनात साहजिकपणे आले असल्यास नवल नाही तो आपल्या फरमानात व पत्रातही हे युद्ध जावळीस होणार असेच वारंवार दर्शवितो यावरून असे स्पष्ट दिसते की शिवाजीने बोलविले म्हणून अफजल खान वाई प्रांत सोडून प्रतापगडाकडे म्हणजे जावळी प्रांतात गेला असे मुळीच नाही जावळी शिवाजीला गाठावे असे खानाने पूर्वीपासून ठरवून त्या प्रांतात लढाईची तयारीही चालू केली होती आपला प्रांत मागेटा टाकून शत्रूच्या हद्दीत जाऊन लढाई करावी हे कोणीही सरदार प्राया फार सोईचे समजतो तशाच मावळ्यातले देशमुख वगैरे लोक खाण्याला मिळवू लागल्यामुळे तो प्रांत खाण्याला सोयीचा वाटला असावा किंवा कदाचित शिवाजीला मावळ्यातून हुसकवून बाहेर काढणे फार कठीण वाटल्यामुळे खानाने शिवाजीला मावळ्यात श देण्याच्या उद्देशाने जावळीकडे सैन्याचा तळ दिला असावा पण खाण शके पंधराशे एक्क्याऐंशी चे जावळीकडे तयारी करीत होता हे निश्चित आहे शके पंधराशे ऐंशीच्या अखेरी सुमारास शिवाजी कदाचित सातारा प्रांती असावा पण त्या प्रांतातला बंदोबस्त करून शिवाजी लवकरच पुरंदरात आला व पुरंदरावून पुढे राजगडास गेला शिवाजी राजकडागेळी गेला असे पाहून अफजलखानानेही आपला मोर्चा त्या भागाला पंधराशे ऐंशीच्या अखेर फिरवीला असावा शके पंधराशे एक्क्याऐंशीच्या प्रारंभी चैत्रातच जावळी प्रांतात सैन्य रवाना केले होते किंवा करीत होता खान या प्रांतात सैन्य जमा करू लागल्यावर शिवाजी हाई प्रांताच्या बंदोबस्ताची नीट तजबीज करू लागला गुप्त कटाचा वास शिवाजीच्या नाकाला फार दुरून येत दिल्लीस पाचशे कोसावर काय खलबते होतात याचा कडका त्याच्या कानाला राजगडच्या किल्ल्यात लागत असे आणि विजयपूरच्या दरबारातले प्रकार त्याला मावळातून दिसत असत अशा तीक्ष्ण माणसाला वाईस अफजल खान काय खलबते करतो याचा सुगावा स्पष्ट लागला असला पाहिजे यात संशय नाही अफजल खानाच्या जंगी तयारीची बातमी शिवाजीला पूर्णपणे होती आणि यास नीट तोंड देता यावे म्हणून त्याने सोनोपंत निळोपंत मोरोपंत पिंगळे नेताजी पालकर सरनौबत रघुनाथ बल्ला सबनीस गोमाजी नाईक पानसब्ब गंगाजी मंगाजी अनाजी दत्तो सुमानजी नाईक आदी करून आपल्या पदरची महातबर व युक्तिवान माणसेजवळ बोलावली आणि त्यांच्याशी खलबत करून पुढील तजबीजाची वाटाघाट केली व आपल्या सैन्याचा जमाव त्या प्रांती जमविला नेतोजी पालकर सरनौबत घोडेस्वराचे अधिकारी यास आपले स्वार घेऊन गाठ माथ्यावर जावळी प्रांताकडे बोलावला मोरोपंत पेशवे यांच्या हाताखाली त्रिंबक भास्कर व श्यामराज पंत पद्मनाभी हे सरदार ठेवून त्यास कोकणा प्रांतात ठेवले असे केल्याने आपल्या पाठीमागची बाजू निर्धास्त झाली व रायगड प्रतापगड वगैरे किल्लांगा आणि महाड प्रांतात चांगला आधार झाला त्या बाजूंनी दाना रस्ता व हरतरेची तरतुदी राखण्याच्या सोयीचे झाले याचप्रमाणे इतर हिंमतवान सरदारसाई नाक्या नाक्याची ठिकाणी नेमून दिली यामुळे एक्क्याऐंशीच्या उन्हाळ्यात खाण्यास विशेष असे काहीच करता आले नाही पुढे लवकरच पावसाळा लागला अर्थात आपले सैन्य हलवून परत नेणे किंवा तेथेच -ते त्या अडचणीच्या जागी छावणी देऊन राहणे या वाचून तिसरा मार्ग खाण्यास राहिला नाही चढ्या घोड्यानिशी येऊन शिवाजीची एकदम खोड मोडण्याची प्रतिज्ञा करून आलेल्या खाण्याला आता समंद पावसाळ्याभर खिचडी खाद बसले प्राप्त झाले महाबळ प्रतापकडे वैशाखाचे वद्य पक्षातच वरसाला सुरुवात होते तेव्हा वैशाखापर्यंत खानाच्या हातून काही झाले नाही व त्यानंतर त्याला काहीही करता येणे शक्य नव्हते हे उघड झाले वैशाखानंतर ज्येष्ठ वाषाढ हे दोन महिने वारा पाऊस जोराचा असून नदी नाले तुडुंब भरून जोराने वाहत असतात तेव्हा हे दोन महिने तसेच जाऊ देणे अवश्य होते या महिन्यात शिवाजी कदाचित राजगडी असेल पण शके पंधराशे एक्क्याऐंशीच्या श्रावण शुक्ल दोनला शिवाजी महाबळेश्वराखालील जावळी प्रांतात आला ते पर्जन्यकाळचे दिवस व त्या दिवसात प्रतापगडावर पाऊस सारखा मुसळधार पडत असून आठ आठ दिवस सूर्यदर्शनही होत नाही यामुळे श्रावणात महाबळेश्वरच्या खालच्या खोऱ्यात जावळी प्रांतातच राहणे सोयीचे होते व शिवाजी तेथेच ते ते राहिला होता असे सांगतात की यावेळी श्री समर्थ रामदास स्वामी हे काही दिवस महाबळेश्वर राहत होते व तेथे त्यांची कीर्तनीही होत असत याच साली समर्थांच्या दाजवत ग्रंथाची रचना चालू होती हे प्रसिद्ध आहे मार्ग शीर्षात शिवाजीची श्री सईबाई ही फार आजारी होती यामुळे तर गडावर राहणे गैरसोयचे होते भाद्रपद वद्य चौदा म्हणजे सर्व पितरी अमावस्थेचे आदल्या दिवशी सईबाई मरण पावली ही निंबाळकरांची लेख व संभाजीची आई होय संभाजी यावेळी अवघा दोन वर्षाचा होता सईबाईची उत्तर झाल्यावर काही दिवसांनी पाऊस कमी होताच शिवाजी हा आपली आई जिजाबाई व आपला मुलगा संभाजी आज घेऊन प्रतापगडावर राहण्यास गेला कार्तिक आज शिवाजी आपल्या कुटुंबात सुद्धा प्रतापगडावर राहत होता व पुढील संकटाला तोंड देण्याची तयारी तो तेथूनच करीत होता या समयास खानाचे सैन्य जावळी प्रांतात पुन्हा वावरू लागले असावे व पोवाडेकर म्हणतो गड वेढा दिला चौदा दिवस कोडा केला यावरून किल्यास वेढा देऊन शिवाजीस कोंडून टाकण्याचा खानाने येत केला असावा मागे सांगितलेले कानोजी जेद्याची शपथक्रिया वगैरे प्रकार प्रतापगडासच झाले आणि त्यानंतर त्यांनी जेद्याचे कबिले ढमडेऱ्याच्या तळेगावात सुरक्षितपणे नेऊन ठेवले यावरून पुणे प्रांतात शिवाजीचा सा अंमल चांगला असून तिकडील दळणवळणाचे मार्ग शिवाजीने शाबूत राखून ठेवले होते हे उघड आहे जेद्यांची बेलरोटीवर हात ठेवून शपथक्रिया झाल्यानंतर त्यांचेच विद्यमान बांदल देशमुखांचा त व हैबतराव सिलिमकर व पासलकर व ढमाले व मरळ व ढोर यास बोलावून आणून अंतस्ते यांच्याही क्रिया महाराजांनी घेतल्या व हशमाचा जमाव खरा केला दोन्ही बाजूनी ही जयत तयारी चालू असता वाईवून अफजल खानाचा वकील कृष्णाजी वास्कर हा खानाकडून प्रतापगडावर शिवाजी महाराजांकडे आला व त्याने अफजल म्हणणे शिवाजीस कळविले त्यातला मतलब इतकाच होता की सरकारातून मला तुमच्यावर मोहिमेस धाडले आहे पण तुमचा व माझा अकृत्रिमपणाचा घरोबा जाणून मी तुमच्या सर्व कृत्यांची विजापूर दरबाराकडून माफी करवून देईन आणि तुमच्या वडिलांपेक्षा तुम्हाला अधिक मरातब देववीन व तुम्ही सांगाल तसा तुमचा बंदोबस्त करून देईन कृष्णाजी भास्कराचे हे दरबारी वाशन ऐकून यातला बद आवाज कोणाच्याही काळाला कळण्याजोगा होता इतक्या झोकाने मिशीला पीळ भरून आलेला हा सरदार अशा जय्यतॅरीला असता व अजून कुच करण्यासारखे कोणतेही विशेष कारण घडले नसता आपणहून वकील पाठवून शिपाईची बोलणी बोलतो व आपणास फायदेशीर वाटतील अशासाठी पहिल्याच भेटीला कळवितो तेव्हा यात काहीतरी काळेबोरे आहे असे कोणाच्याही मनात येईल व ते शिवाजीचे मनात आले असल्यास नवल नाही तरीही याचा छेडा लावण्याच्या उद्देशाने आलेल्या वकिलास त्या दिवशीच रजा न देता मुद्दामगडावर राहून घेतले व तेथे ते त्याची ते ते सर्व उत्तम सरबराई ठेवली दुसऱ्या दिवशी शिवाजीने अशी मसलत योजली की आलेल्या वकिलाबरोबर म्हणजे कृष्णाजी भास्करबरोबर आपल्यातर्फे आपला वकील पंताजी गोपीनाथ याच खानाकडे रवाने करावे म्हणजे खानाचा काय थाट आहे हे नीट रितीने कळून येईल असा चित्तात आणून त्याने पंतोजी गोपीनाथास बोलावून आणून त्यास खानाची भेट घेऊन बोली करणे खानास शपथ मागणे ते शपथ मागतील तरी तुम्ही देणे अनमान न करणे असे सांगून शिवाय असेही सुचविले की या खेळी सैन्यामध्ये युक्तिप्रयुक्तीने शोध मनास आणावा व खानाचे चित्त आमच्या बऱ्यावर आहे की वाईटावर आहे याचाही शोध करावा असे पंताजी सांगून त्याने कृष्णाजी भास्कर बरोबर अफजल निरोप पाठविला की तुम्ही जावळीस यावे आम्ही भेटीस आमच्या मनात कपट नाही व त्याचेबरोबर पंताजी गोपीनाथ खानाकडे पाठविले व रीतीप्रमाणे वस्त्रे आणि नंतर नजराने देऊन कृष्णाजी भास्करांची रवानगी केली तेथे खानाकडे गेल्यावर कृष्णाजी भास्कराने अफजल खानास शिवाजीचे सर्व म्हणणे कळविले व आपल्याबरोबर आलेल्या शिवाजीच्या वकिलाची आणि खानाची एकांती भेट घालून दिली शिवाजीकडील उत्तर व पंताजी गोपीनाथाचे बोलणे ऐकून खान म्हणाला शिवाजी राजा हरामजादा काफर आहे जावळी ही जागा खुबल आहे तेथे भेटीस यावे म्हणून बोलावतो खानाच्या मुलाखतीनंतर पंताजी गोपीनाथाने खानाच्या लोकास लुचपत देऊन व मुत्सद्दी वजीर यातजवळ शोध करून अंतस्त ठाव काढला तेव्हा त्यास असे कळले की शिवाजी युद्ध करता हाती सापडणार नाही यासाठी राजकारण लावून भेट घ्यावी व भेटीच्या वेळी दगाळ करावा अशी तजबीज करण्याचे खानाने योजिले आहे पंताजी गोपीनाथ हा शिवाजीचा फार विश्वासातला असा जुना कदीम नोकर होता व पंताजीला शिवाजीच्या बऱ्याविषयी पोट तिडिकाई फार होती एरवी हे असले नाजूक काम त्याच्याकडे आले नसते वयानेही तो चांगला पोखत मुरलेला असून हा जिजाबाईच्या मायेतला माणूस होता या पंताजी काकाला खानाकडून परत आल्यावर शिवाजीने एकांतात आपल्या भेटीस बोलाविले व त्याच्यापाशी बरेच खलबत करून त्याने जवळून खानाकडील सर्व हकीकत ऐकून घेतली शिवाजीने खानाचे सर्व मतलब आणि डावपेज पूर्वीच ताळले असतील पण आता तर खानाच्या कृत्याबद्दल त्याला सर्व खुलासा स्पष्ट झाला आणि यापुढे संशयाचे कारणच उरले नाही अर्थात शिवाजी अधिक सावधगिरी बाळगून फार दक्षतेने वागू लागला असला पाहिजे हे अगदी उघड आहे खानाच्या गोड़ातल्या प्रकारावरून शिवाजी हा पुष्कळ सावध राहिला होता नंतर अनेक दिवस या दोघांचे निरोप व मध्यस्थी होऊन शेवटी अफजल खानाने येऊन शिवाजीची प्रत्यक्ष भेट घ्यावी असे ठरले व थोडे दिवसात या दोन्ही योद्ध्यांची प्रत्यक्ष भेट होण्याचे करार मुखर होऊन दोघेही या महत्वाच्या तयारीस लागले ही भेट वाई येथे व्हावी असे प्रथम खानाच्या मनात होते हे खानाच्या मनात होते पण ते शिवाजीच्या मनात नव्हते तेव्हा वकिलाकडून खानास कळविले की राजा कसदील आहे वाईस येऊन भेट घेण्यास तो, आता हा डाव असा सोडणे बरे नाही व हाती आला ससा तो जाऊ द्यावा कसा असा विचार करून खानाने आपल्या वाईचा आग्रह सोडून जावळीच्या राणात म्हणजे प्रतापगडच्या डोंगराच्या खालच्या बाजूला कोठेतरी सोयीच्या जागी भेट घेण्याचे कबूल केले वाई सोडून उंबरघाट ओलांडून परक्या रानात जाण्यास खान तयार झाला माशाला गळाचे आमिष नीट लागले अफजल खानाची जीवा सलुकाचे गोड शब्द बोलत होती तेव्हा त्याचे मन निराळेस ठरवित होते व त्याचे हात देशमुख देशपांड्यांना जमाव घेऊन लवकर येण्याविषयी पत्र लिहिण्यात गुंतले होते अफजल खानाचा हा निरोप केवळ वर, वर कर्मी आणि लबाडीचा आहे एखादे पोर देखील समजले असतण्याला शिवाजीसारख्या धूर्त आणि चानाक्ष मनुष्याची गरज मुळीच नव्हती हो विजापूर दरबारात आपले जे दुश्मन आहेत त्यात अफजलखान हा अग्रगण्य आहे हे शिवाजी चांगले जाणत होता आणि शिवाय अफजलखानाच्या कामगिरीची आणि बडेसाहेबिनीच्या हुकमाची बातमीही त्याला लागलेलीच होती इतकेच नव्हे तर अफजलखान मावळा खोऱ्यातल्या देशमुळखांना कशी कशी पत्रे लिही हेही शिवाजीला कळे व केव केव्हा तर या पत्रांना कशी उत्तरे लिहून पाठवावी हेही शिवाजी सुचवी अशावेळी अफजलखानाचा हा निरोप आला त्याला त्याच सुरात शिवाजीनेही आपला वकील पंताजी गोपीनाथ बोकिल याचबरोबर उत्तर पाठविले की जसे शहाजी राजे तसे तुम्ही आपण खानांचा भतीजा होय मनातले विचार शब्दांनी बोलून दाखवावे करता, देवाने जिवा दिली आहे पण पुष्कळ वेळा माणसे जिभेचा उपयोग मनातले विचार बाहेर कळू न देण्याकडे करतात यावेळीही शिवाजी आणि अफजल खान हे दोघेही आपल्या जिभेचा असाच उपयोग करीत होते व एकमेकाला शब्दाचे खेळणे दाखवून ते खेळित होते पण दोघेही एकमेकांना चांगले ओळखीत होते आणि दोघेही एकमेकांची कृत्ये डोळ्यात तेल घालून पाहत होते वाई येथून अफजल खानातर्फे कृष्णाजी भास्कर व प्रतापगडावरून शिवाजीतर्फे पंताजी गोपीनाथ हे एकमेकांच्या छावणीत जाऊन वकिली मसलजीची बोलणीवर पांगी बोलत होते आणि या दोनी सदारांची हेर एकमेकांच्या गोटात निरनिराळ्या मिशाणी जाऊन बातम्या काढीत होते शिवाजीतर्फे कोणी विश्वासराव या नावाचा मनुष्य दररोज फकीराचा वेष घेऊन खानाच्या लष्करात भिक्षा मागण्याकरता जाई व तेथून बातमी काढून आणली असे म्हणतात या हेराच्या जातीचे प्राणी सर्व राजे लोक बाहेरून निघतात वते ते हाती सापडले म्हणजे त्यांना देहांत शासन देतात पण हे असले प्राणी सर्व राजे लोक आपापल्या पदरी हमेशा पाळतात दिवसाच्या उजड्यात हे प्राणी नीट वावरत नाहीत पण रात्रीच्या काळोखात यांचा सुळसुळाट फार असतो हे असले लोक जवळ पाळणे किंवा त्यांना शत्रूच्या गोटात चोरून पाठविणे यात कोणत्याही प्रकारचा कमीपणा कोणी समजत नाही उलट वकिलाप्रमाणेच हेर हा जितके जितके खोटे जास्त सफाईने बोलेल ना सोंगाची बतावणी अधिक करील तितका तितका तो हुशार व सन्माननीय समजला जातो अशा या हेराकडून शिवाजी अफजल खान हे एकमेकांच्या छावणीतली बित्तम बातमी काढून पाळत राखे अफजल खानाच्या मनात दगा असेल असे मराठ्यांना वाटण्यास अस, आणखी एक कारण आहे मुसलमान बेईमान खान राखेना तुम्हाला असे जिजाई म्हणते जिजाई ही जाधवांची मुलगी रामदेव जाधवाचा इतिहास तिला चांगला माहीत असेल हे सहज दिसते रामदेवाचा पराजय करणारा अल्लाउद्दीन हा परत दिल्लीकडे गेला तेव्हा प्रत्यक्ष दिल्लीस न जाता मने कारा येथे राहिला व तेथून त्याने आपला चुलता व दिल्लीचा बादशहा जलाल उद्दीन यास फार नम्रतेने निरोप पाठवून कारा येथे भेटीस बोलविले आणि आपला धाकटा भाऊ अलमद बेग याचबरोबर पाच परशहास फार नम्रतापूर्वक विनवण्या करून व आपण भितो असा बहाना करून पाचशहाने कारा येथे येऊन भेट द्यावी व अभिवचन देऊन समजूत करावी असे ठरविले आणि या भेटीत पाचशाने एकटेच व निशस्त्र यावे असा हट्ट धरून तेही कबूल करविले अखेर पाचशा जलाउद्दीन हा असा एकटाच भेटीस आला असता भेटीच्या वेळी अल्लाउद्दीने पाचशा जखम करून ठार मारिले व त्याचे डोसके छाटून टाकले ही पूर्वी घडलेली गोष्ट जिजाईस माहीत असणे साहजिक आहे व यावरुन भेटीचे प्रसंग दगा होण्याची भीती तिच्या मनात येऊन तिने शिवाजीस वारंवार सूचना दिल्या असल्याचाही संभव आहे असो पार मुकामी आल्यावर अफजल खानाने शिवाजीकडे पुन्हा वकील पाठविला व भेटीचा दिवस आणि वेळ कायम ठरविण्यास सांगितले महाराजांकडे वकील आला ते दिवशी मार्गशी शुद्ध पंचमी होती कृष्णाजी आनंद लिहितो की खानाचे वकील राजीयासी जाऊन भेटले लौकिक बोलणे जे बोलावायचे ते बोलिले एकांती मागती सर्व वर्तमान सांगितले की आपण बोलल्याप्रमाणे खानास घेऊन आलो आता तुमची त्यांची भेटी एकांती खासे यांची करवितो तुम्ही हरेफी करून कार्यभाग करणे तो करावा म्हणून सांगितले भेटी एक दिवस आड करून दुसरे दिवशी भेटावे असे केले राजे गडावरून उतरावे खानाने गोटातून पुढे यावे उभय त्यांनी दरम्यान डेरे देऊन खासे खासे भेटावे असा निश्चय करून राजाचा निरोप घेऊन खानाजवळ गडाखाली माचीच उतरून गेले खानास वर्तमान सांगितले खानानेही ते मान्य केले खलबत्तवेळी भेटीचा दिवस एक दिवस आड करून ठरविला याचे कारण दुसऱ्या दिवशी चंपाषष्टी होती हे होईल दुसरे कारण असे दिसते की खानाचे सैन्य व त्याचे सरदार जावळी प्रांताच्या बाजूला असले तरी अफजल खान हा खुद्द खासा स्वारी वाईसस रात असावा तेथे निरोप पोहोचून खान तेथून निघून प्रतापगडाकडे येण्यास वेळ मिळावा आणि शिवाय खानालाही जावळी प्रांतात त्यांचे लोक पसरलेले असतील त्यांना प्रतापगडाच्या भेटीची वर्दी पोहोचून गडाखाली पाराजवळ येण्यास अवसर सापडावा आता मध्ये वेळ फार राहिला नव्हता या करता खानाला येण्यास सर्व प्रकारे शिवाजीने आपल्या लोकांकडून मदत दिली व त्याचे गोटापासून प्रतापगडच्या खाली, सदर तयारी केली होती तेपर्यंत झाडे वगैरे तोडवून शिवाजीने चांगली वाट तयार करून दिली भेटीस एकच दिवस आढवता तेव्हा इतक्या वेळात वाट तयार करता येईल इतक्या अंतरावरच खानाचा गोट असला पाहिजे हे उघड आहे भेटीस येण्याच्या ठरवल्यानंतर खानाने आपला मुक्काम मौजेपार येथे कोयनेच्या काठी केला हेच ठिकाणी यावेळी डेरे द्यायला उत्तम होते, कारण येथून भेटीसाठी ठरल्या जागी अगदी टप्प्यात येते व नदीकाठ असल्यामुळे तो पाटीशी घालून किल्ल्याला चटकन शह देण सोयीचे आह अफजल खान येथे येऊन पोचता शिवाजीन कारकुनांनी शतावधी बेगारी ओझे नेऊन रुबरू हजीर कल एक कारकून जवळ राहिला एण खानाच्या आदर सत्काराची सर्व तजवीज शिवाजी महाराजांनी यथास्थित केली